वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सदुसष्टावर जनकाचे बोलणे ऐकून महामने विश्वामित्र रामाला धनुष्य दाखव असे राजाला म्हणाले मग राजा, राजा जनकाने सचिवांना आज्ञा केली की गंध पुष्पे इत्यादींनी पूजिलेले दिव्य धनुष्य इकडे आणा आज्ञेनुसार सचिव नगरात गेले आणि धनुष्य पुढे आणि त्याच्या मागोमागते असे राजाज्ञाने निघाले पाच धष्टपुष्ठ माणसे आठ चाकी लावलेली ती धनुष्याची पेटी कशी बसे ओढून नेऊ लागली ज्या लोखंडी पेटीत ते धनुष्य ठेवलेले होते ती भक्कम पेटी असून घेऊन ते राजमंत्री देवतुल्यजनकाला होणारे राजन सर्व राजांनी पूजिलेले हे धनुष्य आम्ही आणले हे मिथिलेशा आपली इच्छा असेल तर पहावे त्यांचे भाषण ऐकून राजा विश्वामित्रांना आणि दोघा रामलक्ष्मणा होणारा ब्रह्मश्रेष्ठा जनककुलात आजपर्यंत पूजीले जात असलेले हे धनुष्य पहा मागे महाबलशाली राजेसुद्धा जे सिद्ध करण्याला समर्थ झाले ते हे धनुष्य देव असूर राक्षस गंधर्व यक्ष प्रवर किन्नर महासर्प कोणी कोणी ते सिद्ध करू शकले नाही मग हे धनुष्य सिद्ध करण्याची माणसाची काय कथा का माणूस काय ते धनुष्य सिद्ध करणार चढवणार त्यावर बांड लावणार दोरी ओढणार आणि हातात तोलून ठेवणार हे मुनिश्रेष्ठा हे सर्वश्रेष्ठ धनुष्य येथे आणले ते आपण या दोघा राजपुत्रांना दाखवा विश्वामित्राने ते व रामाने हे जनकाचे भाषण ऐकले आणि रामाला म्हणाले वत्सा रामा पहा बरं राम ते धनुष्य महर्षींच्या सांगण्यावरून राम जेथे धनुष्य होते तेथे गेला आणि ती पेटी उघडून धनुष्य पाहून म्हणाला हे श्रेष्ठ देव धनुष्य मी हात लावून पाहतो ते तोडण्याचा आणि त्याला दोरी लावण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे असे राजा व मुनी दोघेही म्हणाले मुनीने हो म्हटल्यानंतर त्याने ते लिहिलेने मध हे ठिकाणी हाती धरले हजारो माणसे जिथे तर तेथे जमलेली पाहत असताना रामाने ते सहज उभे केले उभे करून त्याने दोरी लावली तोच ते धनुष्य त्याच्या हातून मध्येच मोडले त्या मोडण्याचा जो आवाज झाला तो वीज कडकडावी तसा प्रचंड झाला परत फुटावा आणि त्याने भूमी जशी हजरावी तसा हजरा बसला त्या आवाजाने बेभान होऊन सर्व माणसे खाली पडली फक्त राजा आणि विश्वामित्र ते दोघे राघव जेवढे जसे होते तसे राहिले सगळे लोक पुन्हा आले आणि राजा आपल्या मनाची झालेले गलबल शांत झाल्यावर मुनी श्रेष्ठांना हात जोडून योग्य शब्दात म्हणाला भगवन दशरथाचा पुत्र हा राम त्याचे वीर्य मला दिसून आले ते अत्यंत अद्भुत अचिंत्य अकल्पित असे या दशरथ पुत्र रामाला पती म्हणून प्राप्त करून माझी मुलगी सीता जनकाच्या कुळात कीर्ती ओढून आणणार या शंका ती वीरतेच्या बदल्यातच द्यायची अशी जी माझी प्रतिज्ञा ती हे कौशिक मुने खरी ठरली प्राणापेक्षाही अधिक मांडलेली माझी कन्या सीता रामालाच दिली जाणे योग्य ब्रह्मन आपली अनुमती असेल तर माझ्या मंत्र्यांनी सत्वर रथात बसून अयोध्येला जावे विनायुक्त शब्दानी राजाला या पुरीकडे घेऊन यावे वीरशुल्का कन्येच्या प्रदानाविषयीचा सर्व वृत्तांत सांगून आणि या दोन कुमारांचे आपल्या पालकत्वाखाली कुशल असल्याचे वा सांगावे त्या योगे राजा आनंदित होईल त्याला त्याने घेऊन यावे म्हणून त्यांनी लवकरच येथून जावे कौशिक तसे कर म्हणाले तेव्हा धर्मात्म्या राजाने मंत्र्यांना बोलावून सर्व सूचनांसह अयोध्येला पाठवले झालेले सर्व वृत्त सांगा आणि राजाला घेऊन या असे त्याने त्यांना सांगितले बालकांडाचा सदुसष्टावासर्ग समाप्त